वाल्मिकिरामायण उत्तरकांड सर्ग चौतीसावा अर्जुनाने सोडल्यानंतर राक्षस राजा रावण अर्जुनाशी सख्य झाल्याने उत्साह नष्ट न होता साऱ्या पृथ्वी भर फिरू लागला कोणी फार बला असा ऐकले की तो राक्षस असो कि मनुष्य असो त्याला गाठून रावण त्याला दर्पाने युद्धाचे आव्हान देत असे पुढे वाली राज्य करीत असलेल्या किशकिंदा नगरीला तो गेला आणि सुवर्ण घातलेल्या वालीला त्याने युद्धाचे आव्हान दिले तेव्हा वानर आमात्य तारा, तारा पिता पितासमर्थ तार युद्धाच्या इच्छेने आलेला रावणाला म्हणाला राक्षसेंद्रा वाली बाहेर गेला आहे तोच बळाने तुला जोड जोडणार आहे तुझ्या पुढे उभे राहायला दुसरा कोण वानर समोर असणार रावणा चारी समुद्रावर संध्यापासना करून चार याच वेळी वाली येतो तू थोडा वेळ थांब हे जे शंखासारखे शुभ्र हाडांचे झीग आहेत ते पहा राजन वानर राजाशी युद्ध करण्याच्या इच्छेने आलेल्या तेजाने झालेले हे ढीग आहे राक्षस राजा जरी तू अमृतर असल तरी वालीशी तुझी गाठ पडतात त्याच्या हातून जीवितचा अंत विश्रवा पुत्रा हे विलक्षण जग पाहून घे एवढा काळ काळ मग ते पा, मग ते पाहणे तुला लाभणार नाही किंवा जर तुला मरण्याची घाई झाली असेल तर दक्षिणसागराकडे जा तेथे तुला वाली भूमीवरच्या अग्नीसारखा दिसेल लोकाना रडविणाऱ्या रावणाने ताराची निर्भजना केली तो पुष्पकात बसून दक्षिण समुद्राकडे गेला तेथे हेमगिरीप्रमाणे असलेल्या तरुण सूर्यासारख्या तेजस्वी वालेला संध्या करीत असताना रावणाने पाहिले काळ्या अंजनासारखा रावण पुष्पकातून खाली उतरला आणि वालीला झटकन पकडण्याकरता पायांचा आवाज न करता गेला वालीने आकस्मात रा पाहिले त्याच्या मनातले पाप जाणून तो गडबडला नाही सशाला पाहून सिंह आणि सर्वाला पाहून गरुड जसा चिंतित होत नाही त्याप्रमाणे करू इच्छिणाऱ्या रावणाला पाहून वालीला चिंता वाटली नाही पापी हेतू मनात धरून आपल्याला धरण्याच्या इच्छेने येणाऱ्या रावणाला आपल्या बगलेत मारून तीन समुद्राकडेही जाऊन येऊ शकू माझ्या बगलेत मी मांडीवरचे आणि हातावरचे वस्त्र गळत असलेले शत्रूला धरलेले लोक पाहतील गरुडाने सर्पाला धरावे तसे ताडकर्णी दशग्रिवाला धरीन असा बेतीन वादी वेद मंत्राचा जप करीत पर्वतराजाप्रमाणे स्थिर राहिला वानार राजा आणि राक्षस राजा असे ते दोघे एकमेकांना पकडून धरण्याच्या इच्छेने यत्नात राहून आपल्या बळाचा दर्प धरून कर्म करण्याची वाट पाहत होते पायाची चाहूर लागल्यास तो रावण आहे आणि हाताने पकडू पाहत आहे असे मानून वालीने तो न फिरताच गरुडाने सर्व पकडावा तसे पकडले राक्षस राजा वालीने धरले आणि त्याला बगलेत लोंबकळत घेऊन तो आकाशात उडाला रावण त्याला पिढा देत असताना व नखाने ओरबडत असताना वाऱ्याने ढगाला ओढून तसे वालीने रावणाला ओढून नेले दशानं ओढून नेला जात असता त्या राक्षसाचे अमात्य वालीला सवड सहड असे ओरडत त्याच्या मागे धावले ते त्याच्या मागोमाग जात असता आकाशाच्या मध्यात गेलेला वाली मेघांचा समुदाय मागे लागलेल्या सूर्यासारखा शोभत होता ते राक्षस श्रेष्ठ वालीकडे पोहचू शकले नाहीत त्याच्या हातांच्या आणि मांड्यांच्या वेगाने ते अत्यंत थकून जाऊन थांबून राहिले वाली जात असताना त्याच्या वाटेतून मोठे मोठे पर्वत सुद्धा बाजूला झाले मगरज तमास असणाऱ्या आणि जीव राखू पाहणाऱ्या प्राण्यांची काय व्यक्त पक्षी समुदायाना सुद्धा उड्डाण करून जाता येणार नाही इतक्या प्रचंड वेगानं त्या वानरेंद्राने क्रमाने सर्व सागराकडे जाऊन संध्यावंदन केले आकाशात फिरणाऱ्या सर्वात श्रेष्ठ अशा वालीला तो जात आकाशात फिरणाऱ्याने सन्मान केला अशा रीतीने रावणाला घेऊन वाली पश्चिम सागराकडे आला तेथे स्नान करून आणि संध्यापासना करून त्या वानराने जप केला आणि दशान उत्तर सागरा तो एक योजने शत्रूसह शत्रूच्या किंवा मनाच्या वेगाने गेला उत्तर सागरावर संध्यापासना करून दशाननाला वाहून नेत तो वारी पूर्व समुद्राकडे गेला तेथेही संध्यावंदन करून इंद्रपुत्र तो वानर राजा रावणाला काखेत मारून परत किशकिंजे लागला चारे समुद्रावर संध्यावंद करून तो वानर रावणाला अंगावर वाहून थकून जाऊन किशकिंधच्या उपवनात जाऊन पडले मग त्या वानर श्रेष्ठाने रावणाला आपल्या बगलेतून सोडले आणि हसत हसत रावणाला कुठून आला असतो असे विचारले अत्यंत विस्मय पाहून श्रमाने डोळे घरघर फिरत असता राक्षस राजा वानर राजाला म्हणाला महेंद्रासारख्या वानरेंद्रा मी राक्षस राजा रावण आहे युद्धाच्या इच्छेने मी इथे आलो होतो तर आज तुझ्याकडून पराभूत झालो काय हे बोळ काय तुझे वीर काय गांभीर्य की जो मीष पशुप्रमाणे धरला जाऊन चार सागर हिंडवला गेलो अशा रीतीने वीर वानरा न थकता मला वाहून दुसरा कोण होणार आहे वानरा ही गती मन वारा गरुड अशा तिघांचीच आहे आणि आता तुझी यात संशय नाही तेव्हा तुझे बळ पाहिल्यानंतर वानरश्रेष्ठा वानर तुझ्याशी समक्ष प्रेमयुक्त कायमचे सख्य मी करू इच्छितो बायका पुत्र पूर राष्ट्र भोग आच्छादन आणि भोजन हे सारे वानर राजा तुझे माझे अविभक्त राहतील मग अग्निपेटून त्या दोघांनी राक्षसाने एकमेकांना आलिंग देऊन एकमेकांचे भ्रातृत्व संपादन केले मग एकमेकांचे हात धरून ते उभय राक्षस प्रसन्न होऊन सिंहाने पर्वताच्या गुहेत जावे तसा ता त्यांनी किशकिंदीत प्रवेश केला तेथे रावणाने सुग्रीवाप्रमाणे राहून एक महिनाच घालवला मग त्यांचे अमात्यारे आणि त्यांनी त्रैलोक्याचा विध्वंस करण्याकरता त्याला नेले अशा रीतीने प्रभो वालीशी रावणाचे पूर्वी वर्तन घडले वालीने त्याचा पाडाव केला आणि मग त्याला अग्निसमक्षा भ्राता केले रामाली हे सर्वोत्कृष्ट अप्रतिम बळ होते त्यालाही तू अग्निने गवताची काळी जाळावी तसे दग्ध करून टाकलीस उत्तरखंडाचा चौतीसावा सर्ग समाप्त